स्कंध सातवा अध्याय पंधरावा हरिश्चंद्र राजाला वरुणाचा शाप व्यासानी पुढील कथाबाग जन्मेजयास सांगण्यास सुरुवात केली हरिश्चंद्र राजाने केलेल्या पुत्रोत्सवाचे वर्णन करून व्यास म्हणाले हे जन्मेजया अशा प्रकारे हरिश्चंद्र राजाने मोठ्या उत्साहाने पुत्रोत्सव सुरू केला राजा आनंदात मग्न होता त्याचा तो उत्सव चालू असता प्रत्यक्ष वरुण विप्रवेशाने तेथे आला त्याने राजाचे कल्याण आणि शुभचिंत वरुण म्हणाला हे सत्यवचनी हरिश्चंद्रा तुला वर देणार तुला हा पुत्र झाला आहे तेव्हा दिल्याप्रमाणे सत्वर माझे यजन कर हे राजा माझ्या वरदानामुळे तुला दुस्सह असलेले वंध्यत्व आज नाहीसेच झाले आहे म्हणून तू पूर्वी कबूल केल्याप्रमाणे आपला शब्द सत्यस्वरूपात आण वरुणाचे भाषण ऐकून राजाला दुःख झाले आणि तो विचार करू लागला आता काय करावे नुकत्याच जन्मास आलेल्या त्या कमलमुख पुलाढ्य लोकपाल वेश धारण करून आताच येथे प्राप्त झाला आहे नेहमी शुभफलाची इच्छा करणाऱ्याने देवाची अवहेलना कशी करावी शिवाय कोणताही प्राणी असला तरी अपत्यप्रेम महान आहे ते नाहीसे करता येणे शक्य नाही आता मी याचा परिहार कसा करू याप्रमाणे मनात फार विचार केला अखेर धीर धरून राजा अत्यंत नम्रतेने आणि मृदुस्वराने वरुणाला म्हणाला हे सुरेश्वरा हे करुणासागरा खरोखरच मी आपणास दिलेल्या शब्दाप्रमाणे विधीपूर्वक वेदोक्त यज्ञ करीन आणि विपुल प्रमाणावर दक्षिणाही वाटीन हे अगदी सत्य पण एकट्या पुरुषास यज्ञ करता येत नाही आपल्या पत्नीसह पुरुषांनी यज्ञ करावा संप्रत पुत्राची माता जनन शौचात आहे पुत्र झाल्यावर पित्यास दहा दिवस आणि मातेस एक महिनाने शुद्धी प्राप्त होते तोपर्यंत ते कोणतेही शुभ कार्य करण्यास अपवित्र असतात हे वरुण देवा आपण तर सर्वज्ञ आहात आपण शाश्वत धर्म जाणता हे जलाधिपते ह्या कठीण प्रसंगी आपण मजवर दया करा हे परमेश्वरा फक्त या समयी तरी आपण मला क्षमा करा हे राजाचे भाषण वरुणाने ऐकले आणि तो विचारपूर्वक म्हणाला हे धर्मज्ञा खरोखरच तुझे म्हणणे अत्यंत योग्य आहे यास्तव तुझे कल्याण असो आता मी परत जातो तू तु तुझा पुत्र जन्मोत्सव आनंदाने पार पाड पण हे राजा एक महिना संपताच मी परत येईन त्यावेळी तू यज्ञाची सर्व तयारी करून ठेव असे सांगून तो जलाधिपती तेथून सत्वर निघून गेला हरिश्चंद्र राजा अत्यंत आनंदित झाला त्याने घागरी प्रमाणे ज्या गायीची कास आहे अशा अनेक गायी दान दिल्या कोट्यामधी गई सुवर्णाने अलंकृत करून ब्राह्मणास अर्पण केल्या तसे कित्येक तील पर्वत त्याने वेदशास्त्र संपन्न अशा ब्राह्मणांना दिले आपल्या सुपुत्राच्या मुखदर्शनाने हरिश्चंद्र राजा पूर्णपणे सुखावला त्याने आपल्या पुत्राचे नाव रोहित असे ठेवले यथाविधी नामाधिकरण समारंभ पार पाडल्यावर एक महिन्याने वरुण पुन्हा विप्रवेश धारण करून हरिश्चंद्राकडे आला तो हरिश्चंद्राला म्हणाला हे राज राजे एक महिना उलटून गेल्यावर मी आलो आहे आता माझे सत्वरियजन कर वरुण राजा आल्याचे पाहून हरिश्चंद्र अत्यंत शोकविभल झाला त्याने खूप विचार केला आणि अत्यंत धीर धरून त्याने वरुणाचे आदरातिथ्य केले वरुणाची यथाविधी पूजा करून राजा नम्रभावाने हात जोडून वरुणापुढे उभा राहिला तो वरुणास म्हणाला हे जलाधिपते आपल्या आगमनाने आज माझे घर पवित्र झाले आपल्या शुभदर्शनाने मला अतीव आनंद झाला आहे आता मी दिलेल्या वचनाप्रमाणे यथाविधी यजन करणे आवश्यक होते पण आत्ताच यज्ञ करण्याने मला दोष लागेल कारण दंतविहित पशु यज्ञाला योग्य होत नाही तस्मात या पुत्राला दंतप्राप्त होईपर्यंत आपण थांबा त्यानंतर अत्यंत समारंभाने मी आपले यजन करण्यासाठी महारुतू करीन आपण यावर विश्वास ठेवा हरिश्चंद्राचे धर्मतत्पर भाषण ऐकून वरुणालाही त्याचे म्हणणे पूर्णपणे पटले आणि तो हरिश्चंद्राचे विचार मान्य करून तेथून चालता झाला वरुण समाधान पाऊन निघून गेल्याचे अवलोकन करताच राजा हरिश्चंद्र अतिशय आनंदित झाला आणि पुन्हा आपल्या संसार सुखाचा उपभोग घेत क्रीडा करू लागला पुढे काही दिवसांनी राजपुत्राप्ती झाली राजपुत्र त्याला सन्मानपूर्वक आसन दिले अर्ध देऊन त्याचा उचित गौरव केला आणि विनयपूर्वक हात जोडून राजा म्हणाला हे सुरेश्वरा हे वरुणदेवा विपुल महादक्षिणा युक्त असा महायज्ञ मी आता खचितच आनंदाने केला असता पण या बालकाचे चौल होणे आवश्यक आहे कारण तो आज गर्भावस्थेतील केसांनी युक्त असल्याने तो यथार्थ पशु म्हणून अयोग्य आहे तेव्हा हे करुणा करा याचे चौल होईपर्यंत आपण थांबा याचे चौल होताच मी सत्वर महायज्ञ करीन महाराज आपण सनातन धर्म जाणणारे आहात त्यामुळे माझे हे बोलणे आपणास योग्यच वाटेल माझ्याकडून अधर्म न भावा एवढीच माझी इच्छा आहे हे धर्मज्ञ राजा मी यावेळी सुद्धा परत जातो पण तू शब्द दिल्याप्रमाणे वर्तणूक करण्यास टाळाटाळ करीत आहेस हे योग्य नव्हे तुझ्या जवळ यज्ञ सामग्री सिद्ध असताना तू काहीतरी धर्मकारण काढून माझी प्रतारणा करीत आहेस हे तुला शोभणारे नव्हे केवळ पुत्र मोहाने तू युक्त झाला असल्याने मला वेळोवेळी तू फसवीत आहेस हे राजा तू इक्श्वाकू वंशात जन्म घेतलेला आहेस तुला सत्य भाषण करणे योग्य नव्हे तुझ्या कुळाची परंपरा तू रक्षण कर तू शकतो घे आणि माझे सत्वर यजन कर। नाहीतर मी संतप्त होऊन तुला खरोखरच शाप देईन हे ध्यानात घे असं सांगून वरुण त्वरेने राजप्रसादातून निघून गेला राजा ही समाधानाने पुन्हा आनंदात काळ काढू लागला यथावकाश राजाने आपल्या पुत्राचा चुडाकरण विधी केला त्यावेळी खूप मोठा उत्सव चालू असता वरुण देव पुन्हा वरुण देव पुन्हा विप्रवेश घेऊन अयोध्यापती हरिश्चंद्राकडे आला त्यावेळी राजाचे जवळच राणी पुत्राला मांडीवर घेऊन बसली होती यावेळी वरुण जरी विप्रवेशाने आला होता तरी तो प्रति अग्निप्रमाणे होता त्याला पाहताच राजा शोकाने विभल झाला तरीही त्याने मनात धीर धरून वरुणाचे स्वागत करून त्याला उत्तम आसन दिले राजाने त्याचे विधीपूर्वक पूजन केले आणि नम्रतेने वरुणापुढे हात जोडून तो म्हणाला महाराज आपल्याला दिलेल्या वचनाप्रमाणे मी आज यजन कार्य करतो पण सुरवरा माझी एक नम्र विनंती आहे ती आपण केवळ ऐकून घ्या हे प्रभू खरोखरच आपणास माझे बोलणे ऐकून घेणे योग्य वाटत असेल तरच मी बोलतो वरुण म्हणाला राजा शब्दाप्रमाणे तू आपले कर्तव्य पार पाड पण तुझे भाषण मी श्रवण करतो राजा म्हणाला हे सुरेश्वरा ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांना संस्कृत झाल्यावरच द्विजत्व प्राप्त होते त्यापूर्वी ते शूद्र असतात असे धर्मपंडितांचे म्हणणे आहे तेव्हा शूद्र बालक स्वामीकरण करण्यास उपनयन झाल्यावर राजा अकराव्या वर्षी ब्राह्मण आठव्या वर्षी वैश्य बाराव्या वर्षी उपनयनास योग्य होतो त्याच वेळी त्यांचे उपनयन करावे असे शास्त्र सांगते हे दयाघन सुरेश्वरा आपण सहानुभूतीने विचार करा आणि मजवर कृपा करणार असाल तर या पुत्राचे उपनयन होईपर्यंत आपण थांबा म्हणजे उपनयनाने याला द्विजत्व प्राप्त झाल्यावर या पुत्रूपूच्या सहाय्याने मी उत्कृष्ट यज्ञ करीन हे धर्म मार्तंडा हे सर्वशास्त्र पारंगतता हे लोकपाला हे प्रभू आपणास माझे भाषण योग्य आहे असे वाटत असेल तर आपण स्वस्थाने जा आणि मजवर दया करा यावेळी मला क्षमा करा राजाचे ते योग्य असे भाषण ऐकून विचारी वरून अत्यंत दयाशील होऊन सत्वर निघून गेला त्यामुळे राजाही सुप्रसन होऊन उत्सवात मग झाला आता पुन्हा पुत्राचे सुख आपल्याला काही कालपर्यंत लाभणार म्हणून तो आनंदाने पुत्रसानिध्यात रममाण झाला राजा आपली राजकर्तव्य पार पाडू लागला धर्म राहून तो प्रजाजनांना सुख देऊ लागला अशा प्रकारे राजपुत्राला दहा वर्ष पूर्ण झाली आता तो उपनयनास योग्य झाल्याचे अवलोकन करून राजाने धर्मशास्त्र जाणणारे ब्राह्मण आणि सचिव यांच्या सल्ल्याने त्याने उपनयन विधीची उत्तम तयारी केली पुत्राला अकरावे वर्ष प्राप्त होताच राजाने व्रतबंध विधी कसा पार पाडायचा याची काळजीपूर्वक मनामध्ये आखणी केली व्रतबंधाचा समारंभ सुरू होऊन राजपुत्राचा विधी योग्य प्रकारे पार पडला पुत्राचे उपनयन होऊन त्याला द्विजत्व प्राप्त झाल्याचे अवलोकन करताच वरुण आकस्मितपणे विप्रवेश धारण करून तेथे उपस्थित झाला राजाने प्रसन्न वदनाने त्याचे स्वागत केले त्याला शुभासन दिले आणि तो हात जोडून वरुणाला म्हणाला हे सुरेश्वरा आपल्या कृपा प्रसादाने मला हा पुत्र लाभला आणि माझे वंध्यत्व नाहीसे झाले माझ्या दुःखाचाही नाश झाला त्याचे उपनयन केल्यामुळे याला आता द्विजत्व प्राप्त झाले असून हा आता यथा योग्य पशु झाला आहे हे खरेच पण हे धर्मज्ञ आता शुभकाल पाहून विपुल अशा महादक्षिणाने युक्त असा उत्तम महायज्ञ करण्याची माझी इच्छा आहे माझ्या या बोलण्याचे मी सत्यतेने पालन करीन तेव्हा आता समावर्तन कर्म झाल्यावर मी अत्यंत समारंभ समारंभपूर्वक आपले यजन करून आपले मनोरस सिद्धीच नेईन या यावेळी मजवर दया करून थोडे दिवस पर्यंत थांबा वरुण रागाने म्हणाला राजा तू धर्मज्ञाचा आम आणून वेळोवेळी मला काहीतरी कारणे सांगत आला आहेस तुझी कारणे योग्य आणि संयुक्तिक असली तरी त्यामुळे माझी नित्य फसवणूक होत आहे पण तरीही राजेंद्रा मी आज विश्वास ठेवून परत जात आहे तू समावर्तन कर कर्म करशील त्याच वेळी मी परत येईन असे बोलून वरुण त्वेषाने निघून केला राजालाही आनंद झाला आपले कार्य करण्यास तो तत्पर राहू लागला पण वरुण नित्यनेमाने प्रत्येक शुभकर्माचे वेळी यज्ञकार्य मनात धरून येत असतो हे जाणून तो अतिशय चतुर असलेला राजकुमार स्वतःशीच विचार करू लागला खरोखरच प्रत्यक्ष देव येथे असताही आपला पिता दुखी का होतो वरुणाच्या आगमनामुळे प्रत्येक वेळी आपल्या पित्याची शोकविल अवस्था होते याचे कारण काय पण राजकुमाराला राजाच्या दुःखाचे कारण कळले नाही तेव्हा विचार करून तो विश्वास लोकांना राजाच्या दुःखाचे कारण युक्तिप्रयुक्तीने विचारू लागला तेव्हा त्याला राजाच्या दुःखाचे खरे कारण कळले आपला वध होणार हे लक्षात येताच राजपुत्राने मंत्री पुत्राच्या सहकार्याने राजप्रसादातून दूर पळून जायचे ठरवले आणि योग्य संधी पाहून तो दूर वनात निघून गेला कोणालाही जाणीव न देता आपला पुत्र यथेष्ट दूर कुठेतरी निघून गेला हे समजतात राजाने शोकाकुल होऊन त्याच्या शोधासाठी सर्वत्र दूध पाठविले इकडे समावर्तनाचा काल प्राप्त होताच वरुण राजाकडे आला अत्यंत क्रोधाय स्वामी कार्य कसे पारू भयाग्रस्त होत्र को गे माला अद्यापी ज्ञात नहीं जलाधिपते दुर्गम पर्वत प्रदेश आणि इतर मुनींच्या आश्रमातही माझे दूत राजपुत्राचा शोध करीत आहेत पण तो सापडला नाही तेव्हा हे सुरेश्वरा पुत्र निघून गेल्यामुळे मी आता कसे कर्तव्य करावे ते आपण मला सांगा हे सर्वज्ञा आपण जाणताच आहात की यात माझा काहीही दोष नाही राजाचे हे शोकविवल भाषण ऐकूनही आपली वेळोवेळी फसवणूक केल्यामुळे वरुण संतप्त झाला होता त्याने राजाला सत्वर शाप दिला वरुण म्हणाला हे राजा मला वचन देऊनही तू माझी नित्य फसवणूक केलीस म्हणून तू दुर्धर अशा जलोदर व्याधीने पीडला जाशील राजाला शाप देऊन वरुण निघून गेल्यावर राजाला जलोदराचा असाध्य विकार जडला त्यामुळे राजा दुःखी झाला अध्याय पंधरावा समाप्त